नाही पासपोर्ट नाही काही बांधण नाही नुसतं मनामध्ये संकल्प यायचा अमुक ठिकाणी प्रगट होल्या बरोबर जग वडाच झाड झालंय आपल्याच काठीच आहे मग शिष्यराज कुठे आहे तिकडे तिकडे पाहतात एक वार मी फुटलाय म्हणजे याच्यात बसलाय लग्न गुरु महाराजांनी आपल्या हाताने ते सगळं बाजूला केलं आणि उत्थापित केलं एवढा आनंद डोळे उघडल्या बरोबर सद्गुरु मूर्ती समोर दिसली त्या आनंदाला पाराभार नाही प्रणाम केला सांगितलं आजपासून तुझं नाव ब्रसुंडी यांना सोन फुटलेली पाहिजे हे गजानन गजानन म्हणण्याचा परिणाम कि गजानन हिवा दुसरे गजानन तयार झाले आता हे चरित्र का सांगितलं गेलं याच जास्त या मुद्द्याला मी सांगितले एक विश्वामित्राचं सांगितलं एक वाल्मिकीच सांगितलं वाल्मिकीने तपश्चर्या केली राम राम म्हणण्याची काही वार शक वाल्मिकी जे जन्मजात ब्राह्मण होते थार थार होते, होते, ठरले ते होतेम न पर ब्राह्मण सारख दिव्य कालमिकी पू चे ब्राह्मण होते विश्वामित्रा गर्भावर त्या, भाता आदि ब्राह्मणा संस्कार होता क्षत्री भी छाने जन्मा ब्राह्मण तैयारियां क्षत्रिय एक लाख वर्ष गायत्री का जप के हजार वर्षा टप्प्या अन्ष्ठान पूर्ण प्रत्येक वेला भगवान ब्रह्मा जी आश्वामित्र मैं ब्राह्मण करा ब्रह्मा जीत गायत्री का जप करा एक लाख वर्ष एक लाख वर्षानंतर विश्वामित्र जे ब्राह्मण होतेच ते ब्राह्मण झाले वाल्मिकी जे ब्राह्मण होतेच ते राम मंत्राने ब्राह्मण झाले पण रामनामानी वाल्मिकी राम झाले नाहीत आणि गायत्रीच्या जपानी विश्वामित्र गायत्री झाले नाहीत पण गजानन गजानन जपान नामा मात्र ब्राह्मण तर झाला पण गजानन दिवा परा दुसरा गजानन झाला अस एकच एक उदाहरण आणि ज्याची खावी टाळी त्याची ज्याची खावी पोळी त्याची वाजवली टाळी इथे जर आपण मोरया गोसाव्याच्या इमारतीमध्ये बसलो तर दुसरं उदाहरण फक्त एक या चिंचवडच आणि ते म्हणजे चिंतामणी देवाच ते जे शाळीग्राम होते ते देव झाले देव आणि ते तुकाराम महाराजाच्या हाट्टालो समर्थाचे हा हे दोन संत यांच्याकडे आकस्मात आले आणि या दोघांनी सांगितलं दुपारची दो वेळे आम्ही जेवण करून जाऊ आनंदाला पारा वाहत नाही रस्ता शक्याचं घर एवढा मोठे मोठे महात्म्या आलेले मोठ्या आले आनंदाने आमंत्रण दिलं ठीक आहे कसा तीन तीन पाठ मांडा तीन, -ती। तीन, -ती तीन, -ती तीन तीन त्यांनी सीताराम बोलावले यांनी रुक्मिणी पाठवून बोलावले नाही ना तुमच्याकडे बोलवा नाही भाऊ माझी काही ताकद नाही जेवणार हो ते तुम्ही मोठे माणसं तुम्ही बोलावलो माझं मोठं भाग्य आहे मी त्यांची पूजा करीन तुमची करीन तुम्हाला ते जेवतील माझ्यावर पण जबरदस्ती करता नाही तुम्ही गणपती बोलावल्याशिवाय आम्ही जेवणार नाही आणि तुकाराम महाराजाचा हट्ट पाहून हे म्हणतात प्रभू हे तुझी आहे सगळी एका लीला हे जर वापस गेले तर काय केवढी बदनामी आहे आणि ते चिंतामणी महाराजाला सोन फुटली या दोघांनी उठून पाय धरले निदान आम्हाला स्वतंत्र पांडुरंग बोलबावा लागतो स्वतंत्र राम बोलवावा लागतो तुम्ही तर जातीय गणपती तुम्हाला दुसरा बोलवायचं काय काम म्हणून दुसरं चरित्र फक्त एक चिंतामणी महाराज आणि पहिलं राजराजेश्वर महाराज कृष्णदी हे दोनच दोन घडले याच्या नंतर पुन्हा कुणाला फुटली नाही गणपतीला असेल तेवढीच मग बाकीचा कोणी गणपती पुन्हा तयार झाला नाही का अशी काही चरित्र पुराणकाराने दिली हे गजानन गजानन नावानी भगवान गजानन झाले महाराजांचे अत्यंत लाडके या मुद्गदांच्या शिष्यामध्ये त्यांचा एक नंबर झाला आणि तिथून पुढे पंचेश्वरांचे ते कल्पाकल्पाला गुरु ठरले लक्ष कल्पांत असं एक अडव्य चरित्र आहे हे या उपाख्यानातलं उपाख्यान याच्या नंतर दोन उपाख्यान या चरित्राच्या अनुरोधाने आले आहेत एक आहे राधाकृष्णाचं उपाख्यान आणि एक आहे त्या महर्षी त्या वातापिला खाणारे अगस्ती यांचं एक चरित्र हे चरित्र दोन्ही चरित्रात उद्या सांगू ते तळात बंद होत राहते पुन्हा पुन्हा बंद राहतात पुन्हा पुन्हा वेळ जातात म्हणजे आता दोन तास ऊन गेले म्हणून विनायक चरित्र उद्या सांगण्यात येईल आणि नंतर सांगण्यात येईल म्हणजे दोन उपाख्यान हे संपले आणि ह्या दुसरा खंड संपेल तो उद्या समाप्त करू मंगलमूर्ती सतरा दोन ब्याण्णव पासून पुढं ओमस्तस्मय गणेशाय ब्रह्म विघ्नसागरशोषण ध्या स्थिर चित्तेन गणेशं सर्विद्धिद बुद्धिप्रकाशकूर्ण योगिना गणेशानं, संस्थित स्वानंदेशंगणेशान महावाक्यस्वमस्याकृतीधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंधूरोतूलितां तिलक विलसित चारुगौरांगरागम गाणेशाक्षा दृतमुखकमलमुद्राकराबं भविाजाबाहुयमल शुद्धकाशाय वस्त्र योगींद्रं श्रीगणेशं परमगुरुर गाणपाचार्यमिडे मंगलमूर्ती महारया श्रीमद्गिजा सुत स्वामी महाराज की जय श्रीमद्गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमदुशधारी सद्गुरु योगेंद्र महाराज की जय श्रीमद हैरंबराज सद्गुर योगींद्र महाराज की जय श्री नगन भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मौर्य गोसावी महाराज की जय भगवान महर्षी मुद्गल दक्ष प्रजापतीला श्रीमन मुंगल महापुराणाच्या द्वितीय खंडाचा विचार चालला आहे या, खंडा या द्वितीय खंडामध्ये एकदंत भगवंताचं प्रमुख चरित्र सांगितल्यानंतर या खंडाला अनुसरून असणारे जे दोन उपाख्यान त्याचा विचार सध्या सुरू आहे या उपाख्यानामध्ये पहिलं आख्यान भगवान विनायकाचं चालू आहे या विनायकाच्या आख्यानामध्ये देवांतक नरांतक नावाच्या दैत्याला मारण्याकरता कश्यपार धारण के अवतारे अवतारण खी अवतारेनेनुष्य धारण करना करता पृथ्वी वगवंता अवतार जेवा केवंता के अवतार होता है देवा की परिस्थिती जरी मानवी पद्धति प्रमाण असली तरी को ही देवाचारखा जन्म हो तो भले ही गर्भवासा चार दिवस पर्यत आई गर्भा की कल्पना ही अल प्रकार दर्शन ही तिला होता अतिमोटी मनस गर्भा दिव्य दर्शन होता असे सात महीन का ज़र दिव्य से तर तो सोहम सोहम करतो तो करो मनुष्य दुसर ही मनसान ऐकू यो परंतु तर जर न से कोता ही गर्भ सोहम सोहम कर गर्भाशे विशिष्ट अव अब, अवस्थे ज्ञान प्राप्त हो तो प्रार्थना करते अति संकुचित जाग है मैं इतने बरबर बसता कृपा करा पुनश्च एक जर जन्मा लगो तो को प्रकार तुम्हारा न विसरता इतर संसारा को बानगण पड़ना नहीं आ प्रत्येक मानवी जीव सतव्या महीने भगवंता की प्रार्थना करते दोन महिनेपर्यंत ही प्रार्थना चालत राते, या दोन महिन्यामध्ये नाना प्रकारचे भास त्याच्या आईला वडलाला त्याच्या भोवतालच्या परिवारातल्या लोकांना पाहायला मिळतात आणि जर तसं काही घडलं नाही तर मग काही विपरीतही घडतं काही भरताच गर्भा असेल तर तसंही घडतं या वेळेला त्या आईला काय खावं प्यावं वाटत याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबित आहेत म्हणून प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य आहे की सहा महिन्याच्या पुढे होणारी जी काही वासना त्या स्त्रीची त्या गर्भवतीची ती पूर्ण करणे ही नवऱ्यावर जबाबदारी आहे याचा परिणाम पुढे होणाऱ्या गर्भावर निर्माण होतो जर त्यावेळेला तिला काही विशिष्ट खावं प्यावं आणि ते बरोबर झालं नाही तर त्याचा परिणाम काहीतरी तिसराच होतो ती जर भलताच विचार करू लागली भलतच वाङमय वाचवू लागली भलतच ऐकू लागली भलतच पाहू लागली तर ते सगळे परिणाम त्या गर्भावर होता ती जर काही गरम खाऊ लागली अति थंड खाऊ लागली तर ते सगळे परिणाम त्या गर्भावर होतात म्हणून आईनं त्या काळामध्ये काय खायचं काय पियाचं कसं राहायचं काय बोलायचं काय पाहायचं काय वाचायचो याचे काही नियम ठरले आणि या नियमाच्या माध्यमातून गर्भापासून संस्कार आमच्या इथे करण्याची पद्धत आहे तसे संस्कार झाले म्हणजे नरत्न नर जन्माला येतात परंतु दुर्दैवी गर्भा ज्या जन्माला येतात ज्या वेळेला आईला कुठे कोळशे खाऊ वाटतात म्हणे राखोंडी खाऊ वाटते म्हणे बुटाचे बंद खाऊ वाटतात म्हणे हे काही खायचं वस्तू आहेत पण तिला वाटत म्हणेन समजावं वा जोडे खाणार निघणार हे कोळशाचा दलाल निघणार आता तिला कोळशे खाव कोळसा काही दानिक पिनिक आहे खाण्याला परंतु तिला वाटतं म्हणेन समजावं दुर्दैवी कार्ट आहे हे चांगला गर्भ नाही आपल्या इथे एका महापुरुषाचा जन्म झाला दोनी मोठी ही मोठी ही ही बापाकडे जा वाल ससर जावाया पटेना दिवस भरत आम बरबर घपेट कर गर्भाची पूर्ण ती चार दिवस तुम्हार इमे तो अतिशय चांगला होता शाहजी महाराजा अत्यंत विश्वास होता मोटी भक्ति होती त्यांनी मोठ्या प्रेमाने सांगितलं महाराज हे तर माझं कर्तव्यच आहे एवढं माझं भाग्य की आपण माझ्यावर एवढा विश्वास ठेवून आपली मंडळी आमच्या घरी ठेवण्याचे विचार करता हे माझ मोठाराची बायको अत्यंत चांगली त्यांनी सांगितलं बार मला मुलगी नव्हती बरं झालं तुझ्या पेशाने मुलगी आली आपल्या घरी ईश्वरी कृपेनं सगळं आहे काही अडचण वाटण्याचं कारण नाही आणि उगीच मी परक्याच्या घरी आहे असं तुझ्या मनामध्ये येऊ नये म्हणून तुला काय खाव प्यावं वाटेल सांगतच आणि ते सगळं आपले काय दहा किल्लेदार मला वाघिणीचं दूध प्याव वाटत जेव्हा गर्भवती बाईला वाघिणीचं दूध प्याव वाटत तेव्हा नर व्याघ्र जन्माला येत असतो आणि मग पुढे शिवाय महाराज जन्माला आले कोळशे जर खाऊ वाटले तर शिवाजी राजा जन्माला येत नसतो म्हणून काय पायीन कस वागायचं खायचं प्यायचं याच्यावर फार अवलंबित आहे अशी त्या दिव्य गर्भाच्या वेळची अवस्था असते परंतु जेव्हा जन्माचा समय येतो तेव्हा ती अवस्था बिघडून जाते सामान्य माणसासारखा परमात्माचा जन्म होत तो गर्भा जातो गर्भाची, गर्भाची अवस्था नष्ट होऊन जाते आणि भगवान प्रगत होतो भगवान जन्मत नाही भगवान प्रगट होतो आपण जन्मतो आपल्या मध्ये भगवंत आई वडिलाच्या समोर आणि त्या दिव्य ध्यानाकडे पाहून ती देव की आश्चर्य चकित झाली की असा कुठं मुलगा असतो चतुर्भुजम बालज मंबुजे क्षण असं श्रीमद म्हणतो असं ते दिव्य विचित्र ध्यान पाहिल्यानंतर अधिक आश्चर्यचकित झाली आणि हात जोडून म्हणते प्रभू हे तू माझ्या पोटी जन्माला तीन जन्म तुम्ही तपश्चर्या केली आहे म्हणून हे दिव्य स्वरूप तुम्हाला आज दिसतो थोड्या वेळानी माझे हे चार हातही गुप्त होतील हे शंखा पत्त सगळं नष्ट होईल हे माझे सगळे वस्त्र अलंकार सगळे जातील आणि बघू व प्राकृत शिशु मी सामान्य मुलासारखाच तयार होईल पण तुम्ही कोण आहात मी कोण आहे तुमच्या हे कळावं तुम्हाला म्हणून हे दिव्य दर्शन असं श्रीमद भागवत का, श्री कृष्णाच्या जन्माच्या वेळेला वर्णन करतात राजा रामचंद्राच्या जन्माच्या हो वेळेला अशीच परिस्थिती होती कोणत्याही मोठ्या जन्माच्या वेळा हे असंच होत असत मग तो कोण्या देवाचा अवतार आहे याला महत्व नसतं परिस्थिती एकच असते सर्वसाम जन्मता भगवान प्रगट होतो, भगवान जन्मत नहीं तो अजन्म जन्म नहीं जन्म नहीं मृत्यु नहीं आनंद मानने करता फिर थी। जन्मतिथि मानतो अपना तो दिशा तो निर्गुण निराकार सगुण साकार होगटाला महत्व देते अपने दृष्टि भगवान मरत नहीं पुण्यतिथिया कभी कर श्री श्रीकृष्णाची पुण्यतिथी करतो का आपण रामचंद्राची पुण्यतिथी करतो का आपल्या दृष्टीने हे मेले कृष्ण परमधामाला गेल्यानंतर लाखो लाखो लोकांना दर्शन झालंय आज पर्यंत होत आहे आणि पुढे विश्व पुढे पर्यंत होणार त्याच्यामुळे हे आहेतच त्या काळी वसुदैवनंदन म्हणून जन्माला आले आणि चार दिवस पर्यंत तशा वेशात राहिले म्हणजे पुढे तो विग्रह संपला असा त्याचा अर्थ नाही असच या विनायकाच्या वेळेला झाला देवा देवान तक देवांतक तक संपत नाहीत कोणाला मारता येत नाही तेव्हा स्वानंदनाथ भगवान गणेश कश्यपाच्या तपश्चर्यानं आदितीच्या तपश्चर्यानं त्यांच्या घरी जन्मधारण करतात जन्मधारण केल्यानंतर महर्षी मुद्गल त्यांचा प्रचार करतात आणि काशीनगरीमध्ये आज भगवत तत्व बालवेशामध्ये मनुष्य वेशामध्ये राहतो अशी सगळ्यांची खात्री झाली आहे त्यामुळं सगळेच जण राजा काशीराजाकडे येतात आणि आम्हालाही इतकाच सेवेचा योग मिळावा अशी अपेक्षा करतात काशीराज आश्चर्यचकित होतात हे एवढूस पिल्लू हे इतक्यांच्या घरी जाणार मनु काल सांगितलेली ब्रशुंडी महाराजांची कथा राजाच्या अनुभवाला आणून दिली मी एवढूसाई नाही आणि मी मोठ्याही नाही लहानही नाही काही मी नाही असं काही नाहीच हे सर्व व्यापित्व म्हणूनच कालची कथा सांगण्यामध्ये आहे दुसरे दिवशी पंचमी होती सगळ्या काशीच्या लोकांनी भावनेच्या भरात माणसं येतात त्यावेळेला ते कोणाचा काय जय जयकार करतील याचा काही नियम नाही हे अगदी पोथीच्या वेळापासून आजपर्यंत आणि ती भावना ओलांडून गेली म्हणजे ते त्याचं काय पोतेर करतील याचाही नियम नाही त्याच्यामुळे जरा हे तकदिरपार इलम पर नाही पैसा हा दैवावर आहे पैसा विद्वत्तेवर अवलंबित आहे असं नाही इथली प्रत्यक्ष सत्यकथा इथे मागच्या कार्यक्रमाच्या वेळेला काही वरगडी जमा झाली त्यातली आरती आमच्या हातात पडली आणि आर्थिक बँकेमध्ये जी जमा झाली ती अद्याप बँकेतच आहे म्हणजे ती मिळाल्यानंतरही आपल्या हातात येईलच पैसा असा काही नियम नाही आणि ती काय कशा करताय बरोबर आहे की तू काय वगैरे वगैरे हा प्रकार दुसरा पण पर अद्याप मिळालं नाही हे तर सिद्ध आहे की नाही म्हणजे पैसा सुद्धा मिळण्याकरता दैव लागत असतो आणि मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या हातात येऊन त्याचा विनियोग हो। आपल्या मनासारखा व्हायला आणखी दैव लागत असत असं लोक देताना देतात पुष्कळ नेताना नेता ते पुष्कळ वर्णन करताना वा वा म्हणतात झाल्यानंतर म्हणतात आयोगच झालो हे काय ऐकायचं म्हणजे सगळं सगळं बोलणारे लोक आहेत अमुक एका प्रकारचे आहेत असं या जगात काही नाही सगळ्या सगळ्या प्रकारचे सगळेच आहेत काशीनगरी मध्ये ती लाट उठली श्रद्धेची एक लाट असते श्रद्धेचीच ते कशाची एक लाट असते त्यावेळेला काही खपून जात आणि ती लाट उचलून गेली की मग कालचा एक उगवता तारा आजचं काहीतरी पोते रहून बसत नाही तर त्याच्याकडे वर्षभर सगळ्यांनी उगवता तारा म्हणून काय वर्णन केलं काय वर्णन केलं सगळ्या पेपरला ह्या रखाने रखाने का मोठ्या घराण्या जन्माला आला आणि बाई चुकून मारल्या गेली म्हणून पंतप्रधानाचा पोरगा म्हणून प्रधान हे आपण सगळं प्रत्यक्ष पाहिलं आपण सगळ्यांनी वर्णन केलं असा एक श्रद्धेचा एक काळ असतो लाट असते आणि त्यामध्ये सगळं काही क्षम्य असतो मग त्याचे दुर्गुण बिरगुण ते संपल्यानंतर किंवा वर्षानंतर लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागले त्या तो तो सद्गुणाचा पुतळा ठरला परंपरे न आज नवीन चलना है मानवी स्वभाव सजा कौन एकदम आमंत्रण पंचमी है कृपा करो तुम्हें उद्याक जेवा भगवान अरे तुम्हें इतक मी एकता कस का शक्य है तुम्हारा का शक्य तुम्हें हो भाजे जमने सारे अति लोक श्रद्धा पैले पहले तोड़ू नए हा एक नियम आहे भगवान म्हणतात तथास्तो आम्ही उद्या तुमच्याकडे जेवायला येऊ आता एकदम सगळ्या काशीत जाहीर झालं दौंडी न पेटावता बातमी सगळीकडे पसरली आपल्याकडे येणार त्या काशी प्रांतामध्ये राहणारे एक अतिशय दरिद्री ब्राह्मण राज त्यांच्या कानावर बातमी आहे की उद्या भगवान सगळ्यांच्या घरी जेवायला जाणार आहेत सगळ्यांच्या घरी जाणार आहेत म्हणजे नगरपालिकेप्रमाणे आपलाही नंबर घराचा आहेच झोपडी आपली दरिद्री असेल पण नंबर म्हणजे आपण काशीचे रहिवासीत राहो आपल्यावर हाकत्र आहे काशीचा आपल्याकडे ते येणारच आपल्याला नामांतर द्यायचं काय काम आहे त्यांनी जर सगळीच कडे जायचं कबूल केलं तर त्याच्यात आपला नंबर असणार त्यांच्या बायकोचं नाव ना विद्रुमा तिला काहीतरी तयारी कर तो भाई अति मोठे होते श्रद्धा खूप होती परिस्थिती अतिशय भयंकर विचित्र होती धातु पात्र विवर्चित असा संसार होता घरामध्ये एकही धातूचं भांडण नव्हतं परंतु ज्याला करायची इच्छा असते त्याला हे दारिद्र्य काही त्रास देत नाहीत हे म्हणतात आपण नदीच्या काठावर राहतो लागेल तिला तर पाणीची कार आहे त्याच्यामुळे सडासारपण करायला तर काही अडचण नाही आश्रम स्वच्छ काढू काढू आता तू म्हणशील रांगोळ्या काढायला रांगोळी कुठे आहे का जगात आणि काशीला काही कमी भेटते आपण रांगोळ्या वगैरे काढू एक मुठफर दर्फावर ते बाजून टाकले म्हणजे आम्ही स्वागता करता तयार ब्राह्मणाने आपल्या पद्धतीनं स्वागत केलं ते म्हणतात आतापर्यंत जे काही देवाला अक्षदा व्हायला असतील ते ताजूळ असतीलच मुंद्राने ते घर अजिबात सोडूनच दिलं होतं तिथं काही नाहीच खायला म्हणून अक्षदा उरल्या होत्या त्याच्यामुळे सांगितलं जे आहेत त्या सगळ्या एकदमच एका मडक्यामध्ये शिजवा आता त्या बाईने बरेच दिवसानंतर भात करण्याचा तिला प्रसंग आला असेल लक्षात आलं नसेल किती पाणी काय घ्यायचंय नवऱ्याची आज्ञा आहे ते शिजव जे होते ते तांदूळ त्याच्यात टाकून दिले जशी जेवढी गंगेचं पाणी बसल तितकं त्याच्यात ठेवलं अग्नीवर ठेवलं बाई स्वस्थतेने गजानन गजानन करत बसणे ते होईलच बायस होणारच त्या दुसरं काय होणार आहे अशा तंत्रामध्ये ती बसती आहे हे जरा फिरून आले समी आवळा घेऊन आले जेवल्यानंतर मुखशुद्धीला अब, खंड बरावळ्याचा तुकडा मिळाला तो खांदा यांच्या दृष्टीने सगळी तयारी झाली आणि सर्व प्रथम परमात्मा जे राजवाड्यातून निघाले ते या शुक्ला कडे आले आधी सगळे शेठ सावकार करडोपती सगळे बाजूलाच राहिले नगरसेठ सगळे बाजूलाच राहिले मंत्री महामंत्री सगळे बाजूलाच राहिले आणि ते पिल्लू जे उठलं ते पैदल पडत याच्याकडे आलं कारण याच्याकडून कोणतं वाहन येण्याची शक्यता याच्याकडे काहीच नाही बिचाराकडे आणि याने मनाने आमंत्रण दिलेलं प्रत्यक्ष आलेही नाही राजवाड्यात आलेही नाही भेटले नाही आमंत्रण नाही काही नाही कारण इतकी दगदग करायची कुणी झाली पाहिजे ना शरीराला ते झेपलं पाहिजे ना जायला पाहिजे एवढं जरूर आहे पण कसं जायचं जाण्याची ताकत कोणामध्ये आहे पण तो जर येणार आहे तर, ये तर आपला नंबर आहे आणि त्या विश्वासाला फळ मिळत असतो नेहमी कोणतंही अनुष्ठान कोणताही मंत्र कोणतंही तंत्र त्या माणसाचा त्याच्यावर विश्वास किती याच्यावर अवलंबित आहे त्याची संख्या किती झाली त्याचा चप किती झाला हवन किती झालं याच्यावर काही अवलंबित नाही कोण्या प्रेमाने तो जप केला याच्यावर त्याच प्रमाण आहे मग मा, मोठ्या माणसानी एकदा म्हटलं तर काम होत आहे आणि आपण जन्म म्हंटल तर काय हो। महाराज एक चतुर्थीचे व्रतकारक आहे चौथ्या खंडात येईलच कथा एक कल्पना पापी आहे ज्याच्या पापाच्या नुसत्या दृष्टीनं देवराज इंद्राचं चा विमान जमिनीवर उतरत असा एक विचित्र नग आणि त्याला स्वानंदाला न्यायचं आहे कारण सगळ्यांना बसा म्हणून आज्ञा सुटली आहे त्याच्यात आहे आणि ते विमान उडत नाही तेव्हा गणेश दूत म्हणतात या माणसाला खाले का राजा सांगितलं नाही तसं नाही जमायच हा पापी आहे याच्याबद्दल तर आता शंका नाही कारण इंद्राचं विमानच उतरलं मोठाच नग आहे तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे याच काय काय पाप आहे तेही मला कळव पण सगळ्यांना घेतल्याशिवाय मी येणार नाही त्या स्वानंदाला मी की ते अवाधव्य पापी जो स्वानंदाला जाण्याचा तर नाही पण नरकात जाण्याचा सुद्धा लायकीचा नाही त्याला स्वानंदाला नेण्याचा खटाटो महाराज करतात त्यावेला त्या शूरसेनाला गणेश दूत म्हणतात तू याच्या कानात एकदा गजानन म्हणजे मी गजानन म्हणता म्हणता किती माळात तोडले पाहिजे मग का होत नाही मला का नाही दिसत आणि त्याच कस काय काम झालं त्यावेळेला त्याने त्याच्या स्वार्था करता तो जप केला नाही राजाला काहीच मिळवायचं नाही शूरसेनाला उलट आलेलं विमान रिकाम पाठवायच्या तयारी मध्ये हा पापी तरला पाहिजे म्हणून दुसऱ्याला तारण्याकरता जेव्हा तुम्ही जप करा तप करा त्यावेळेला तुम्हाला त्याच फळ दिसेल तुमच्याच करता तुम्ही काय नाही म्हणे मी पाचशे रुपयाची साडी आणली तुझ्यात बायको करता जिला साडी मिळत नाही तिला पाच रुपयाची घेऊन दिली का तुझं वर्णन गावकऱ्याने करण्याची गरज काय नाही म्हणे काही लोक मी इतके कपडे आणतो इतक्या साडी आणतो कोणी काही चांगलं मिळत नाही आणि कोणतेच चांगलं लोकांकरता आणले का तू ज्या पोरा का, का, का, का, तु तु पोराला काही दत्तक नाही त्याला आणून दिलं का ज्याला पुस्तक नाही त्याला घेऊन दिलं का ज्याला पाठी नाही त्याला घेऊन दिली का ज्याच्या अंगात सदरा नाही त्याला घेऊन दिलं का तू तुझ्यात भावाला तुझ्या पोराला तुझ्या बायकोला जर दिलं तर लोकांनी त्याचं वर्णन करण्याची गरज काय म्हणून जेव्हा आपण आपल्या स्वार्थाकरता काही करतो तेव्हा त्याच फळ निराळ आणि लोका करता काही करतो आपला स्वार्थ बाजूला ठेवून तेव्हा त्याचं फळ काही राह असा राजा आला एका मंत्रानी काम झालं आणि आपल्याला जन्मभर जप करून होत नाही होत म्हणजे ते वाया जात असं नाही पण आत्ता जसं कथे दिसायला पाहिजे तसं दिसत एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा राजा शूरसेन मुक्तच म्हणून त्यांना एकदा म्हटलं की काम झालं आमच्या मागे काल सांगितल्याप्रमाणे मन मन पापाचे दगड आहेत आणि गजा गजानन तिळ तिळ चाललंय ते तिळ तिळ जेव्हा मनाच्या योग्य तेल तेव्हा आमचाही काटा तिथले बरोबर येईल तो, तो कसा बरोबर येणार पण आम्हाला दा पडतो गडबड पा आमचा काटा पटकन आला पाहिजे आणि एक मोठभर तीळ टाकलं कि ती मन किळ उचलली पाहिजे तसं होत नसतो म्हणून आपण अनुष्ठान करतो ते काय होत आहे ही फार मोठी शंका आहे यंदाची आम्ही तिथे इतके वेळ जाऊन दर्शन घेतो काही नाही त्या गंगीत इतक्या पुचकळ्या मार्फत काही नाही आणि तुम्ही त्याचं एवढं वर्णन सांगता म्हणजे काहीतरी असल्याशिवाय मला काय द्यायचं काय नाही असं ठरवलं नाही ना, ना। इथल्या वर्णनाचं काहीतरी महत्व पुराणकाराने वर्णन केलं आणि ते आम्हाला पटलं म्हणूनच आम्ही आमचे गणेश क्षेत्र सोडून इतक्या लांब येतो ना आमच्या इकडे तीन गणेश क्षेत्र आहेत ना ते याच पुराला मान्य आहेत त्यांना उद्गला यांनी सांगितलेले आहेत त्याचे वर्णन परंतु त्यावेळेला म्हणतात की मोरेश्वर क्षेत्राची महती याच्यात नाही आता म्हणून ते सगळं बाजूला ठेवावं लागतं आणि इथे येऊन बोडका आपटावं लागतं परिस्थिती अनुकूल असो नसो चाललाय आणि हे पस्तीस वर्ष चाललंय याला अद्याप गेला नाही म्हणजे या गोष्टीवर माझा विश्वास हे तर सिद्ध झालं ना मग अशा वेळेला जेव्हा काही घडतात तेव्हा त्याचे जर काही बाजूला सरकले परिस्थिती तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय काही नाही म्हणून तुमची श्रद्धा कशी त्याच्यावर फळ आम्हाला मिळत आहे तुम्ही काय केलं याच्यावर फळ नाही तुमची कोणती श्रद्धा आहे क्वशा श्रद्धेनं कसं केलं याच्यावर त्याचं फळ पाहायचं असतं अशा तंत्रात जेव्हा या महाराजांच्या कडे येऊन पोहोचलो तेव्हा त्या नवरा बायकोच्या आनंदाला वारावा देहा की तैवा पणा नाचतायत बिचारे दोघे कित्येक वेळ त्यांचा ते नाच चालला आणि मग शुद्धीवर आले अरे तो पूजा घेण्याकरता आले तसाच पण यांच्या लक्षात इत करोमांचित झाले आहेत आनंदा सुरू करतायत नाचतायत प्रभू जता काय व्यक्ती आहे मला याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे आणि मग आठवण झाली हे जेवाय करता आले आहेत या बाईनं तसंच ते मडक उचल आणून ठेवलं ते दोन हातामध्ये मावेदा पाहिजे आणि याच्यातला एक दादा खाली नाही जाणला पाहिजे केवढ्या प्रेमाने पायस केला आम्हाला तर पिलाच पाहिजे भगवान तुम्ही कस पकवानं केलं हे पाहत नाही कोण्याच केलं याची गरज आहे परमात्माला आणि त्याप्रमाणे परमात्मा घेत असतो बाकी काय त्याला कोण नैवेद्य दाखवणार तो तो सगळ्या दुन याला खाऊ घालणार त्याला कोण खाऊ घालणार पण आपण सगळं नाटक करतो हे पूजेच मनामध्ये नसतं आपली त्याला दृष्ट लागते म्हणून आपण डोळे मिटून घ्यायचे असतात की भगवंतांनी शांततेने जेवाव म्हणून याने डोळे मिटायचे पण याचा विश्वास नसतो हा हात ठेवतो सगळे फाकून देतो न त्याला पितो का मग कुठे कुठे काही काही कथा येतात तिथे असं काहीतरी उमटलेलं दिसत आणि त्याच्यातले दोन शीत कमी होतात म्हणजे तू भात भारताना बोलले होते का शीत किती आहे तो काही बोलतात आणि मग त्याचा अनुभव येतो म्हणे काही येत नाही कोणतरी एखाद्या महापुरुषाला आलाही असेल कदाचित आणि त्यानं ते जाहीर केलं असेल या सगळ्यांनी आपल्याला नाही दिसलं कसं म्हणायचं कारण आपण बापी कसे ठरायचे आमच्या समोर असं करते काय काय करते काय बोलतो काय करत म्हणून हा श्रद्धेचा प्रकार आहे हा भावनेचा प्रकार नाही महाराज शुक्ल अतिशय आनंदात आहेत आणि सगळं मनोमन समर्पण करतायत प्रभू मोठ्या प्रेमाने घेत आहेत भक्ताला इतकं दारिद्र्य असावं हे शुक्ल न मागता त्या त्याच्या डोक्यात येतो इथं आम्ही मंदिरात जायच्या आधीच ही आद्या पाठवतो घरूनच आणि मग पाच पैशांनी खेळ ठेवतो कि तो, तो। जाऊन भगवान हसत असल मुखांचा बाजार आहे सिद्धी पती मी मला लालूस दाखवतात एक सडक केळ जे काट्याला घरी खाता येत नाही ते माझ्या समोर ठेवणार आणि जो पैसा चालत नाही तो तीनदा ना असा ओवाळला दिसला पाहिजे सगळ्या मोठा लोकांना दिसला पाहिजे आणि मग तो तीनदा आवाज करत खाली टाकला एकदम जोडणार नाही आधीच खोटा आणला आधी हुरगुडीत आणला आणि तो सगळ्या मरगावला दाखवत दाखवत मग पेटीत टाकला प्राकल्पिकच झाला कि तुम्हाला शुक्ला नाही आणि जेव्हा अशी अद्भुत पूजा करतात मानसिक पूजा करतात त्यावेळा तो जग प्रसन्न झाला आणि रक्तकांचन भितीच्या राजवेडा तयार झाला सुवर्णाचा त्याला रक्त चढावून दिला आणि निर्णया प्रकारच्या वैभवानी युक्त इंद्रानी पाहून लज्जित व्हावं असं नाही शुक्ला मिळालं आणि या शुक्लानं काय दिलं एक आवलकं दोन दुर्भा एक मंत्राचं थोडीशी शमी परंतु ती शुक्ला दिली पुंडशास्त्रीनं नाही ना इथं आहे बांधव आम्ही शुक्ला सारखी दिली, के तसा तो दिली। दिल की, इ, की तसा असतो आम्हाला इथे पण आता देईल म्हटलं की नाही मला इथे शुक्लाला मागण्याची अपेक्षा नाही त्याला इच्छा आहे की मी फुकत कसं घ्यायचो <laughs> जेव्हा प्रभू कृपा करतो तेव्हा अनंत कृपा करतो त्याची कृपा घेण्याची सुद्धा लायकी आपल्या जवळ नाही इतकी विचित्र कृपा भगवंताची असते आहे तुकी कृपा आहे काही हेतू नसतो प्रभूचा आपल्यावर कृपा करण्याचा आणि अशी रोष सगळ्यावर होत असते पण कोणी त्या वैभव मनामध्ये आले पाहिजे एवढा मोठा प्रचंड प्रा हेतुस्थान आपणाला करता दिला एक पैसा बिल येत नाही महिन्याला एखाद्याची खोली भाड्याने घेतली होत नाही देशाच भाडं भरतो काही नाही गंगा यमुना गोदावरी आपल्या वैभवानी वाहतात आज सहा लिटर पाणी आपण पितो सांडतो खराब करतो एक पैसा पाण्याचं बिल येत नाही न चालून पाह म्हणजे कळत काय भगवान सूर्य तापतो आहे चंद्र प्रकाशतो आहे या लाईटचं बिल एक पाई येत नाही आणि अहो रात्र लाईट मिळण्याची व्यवस्था आहे कधी बंद पडत नाही फ्यूज उडत नाही काही बांधकड नाही आणि या चंद्राच्या सूर्याच्या लाईटचा एक पैसा आपण कधी भरत नाही एकूण आपण लाईट बिल भरत नाही पाणी बिल भरत नाही राहण्याच्या जागेच भाडं भरत नाही काही नाही जन्माला आल्याबरोबर आईला दूध तयार केलं सात रुपये लिटर तुमच्या इथं दूध खपताय कधीतरी त्या नाता किती दूध पिला दिला, एक दोन पैसे तरी दिला काही नाही फुकट पिला फुकट आणि याच्याकरता याला जे पाहिजे होत ते तयार केलं भगवंत तितक्या शरीराला पाहिजे त्याच्या पलीकडे शरीराला काय नको दोन चार औषधाच्या पुळ्या आपल्या दिल्या नाहीत दोन चार गोळ्या आपल्या दिल्या नाहीत झाड काय झडपणी काय ना त्याच्या करता पाहिजे काही काम नाही नाही म्हणे शिंका आली औषध मधलं सगळं स्वच्छ होते ना जरा ती मधली म्युन्सिपालिटी केवढं काम करते त्याच्यावर थोडा विश्वास तर ठेवशील काही एकदा काही बिमारी झाली की औषध परंतु एक शिंक फाट कर इंजेक्शन घेऊन मोकळा ते शिंक दबते तू खोकला येते खोकला धबते तर आणखी काहीतरी होते एकूण रोग तर बाहेर पडायला पाहिजे शरीरात ना अशी व्यवस्था शरीरामध्ये जन्मजात केलेली आहे आणि त्याला बाहेरून कशाची अपेक्षा नाही त्याची आहे ते तुम्हाला फुकट मिळत आहे सूर्याच्या उन्हाची अपेक्षा आहे फुकट मिळत आहे पाण्याची अपेक्षा आहे फुकट मिळत आहे वाऱ्याची अपेक्षा आहे फुकट मिळत आहे थांबला तर काय होते माहित इथे इतकं वारं आपण रात्र दिवस घेतो एक पैसा तरी भरला काही नसलं तर काय दुर्दशा होईल परंतु काही ही आहे तुमची कृपा भगवान आपल्यातून काही अपेक्षा करत नाही आणि आपल्याला वाट्याल ते देतो असं त्या शुक्ला मिळालं महारशी शुक्लावर झालेली कृपा दुसऱ्या दिवशी लोकांना कळेल त्या दिवशी तर लोक आपल्याच आनंदात होते मागे कशा तरी एकदा अनेकांनी त्यांना आपल्या घरी ज्याच्याकडे ज्यांनी जशी अपेक्षा केली त्याच्याकडे त्या दिवशी तसे होते सगळ्यांच्याच घरी भगवान त्या दिवशी होते आणि सगळेच एकच गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगत होते का काय आनंद झाला माझ्या इथे दिवसभर भगवान होता आणि दिवसभर मी अशा अशा प्रकारे वागलो दुसऱ्या काल आमच्याकडे होत तिसऱ्या म्हणजे दोघे कला पाहा होते माझ्याकडे आणि ते राजांसाठी काय पागल पडत चालला तो राजवाड्याच्या बाहेरच राहिला नाही तो जर माझ्याच कडे होता तो तुम्ही सगळेजण म्हणता काय की माझ्याकडे होता माझ्याकडे होता म्हणजे एक भगवत तत्व सर्वव्यापी व्यापी कसं असत्याच दर्शन त्या दिवशी या चरित्रातून झालं त्याच दिवशी नेमके सनक सनंद सनातन सनक कुमार हे त्या काशीत यंद्रित आले आणि ज्याच्या त्याच्या घरी या पोराला पाहिल्या ते तडकले ते कर्ममार्गाचे प्रवर्तक सगळे अतिशय अन्न करणारे लोक ब्राह्मणाचा त्यांच्या सगळीकडे जेवायला चालले सनकाधिकांना संता फार आणि हे भगवान भिगवान त्यांच्या लक्षातच आला नाही कश्यपाचा पोरगा आचार विचार तुटून वागतो कसा असं म्हणत संतापून या काशी भिक्षा घ्यायची नाही काशी तात अनाच्या या तंत्रात ती माणसं आहेत आणि ती गंगेच्या काठावर येऊन बसली आजच्या दिवस नुसतं गंगेचं पाणी गंगेवर गंगेवरही भगवान आहेतच पाणी पियाला गंगेत भगवान आहेतच मार मांगाकडे आहेत मुसलमान चांबाराकडे कुंभाराकडे आहेत आणि मग लक्षात आलं आपणालाच तो कळला नाही आपण त्याला सामान्य ब्राह्मणाचा सामान्य मुलगा समजलो इथंच मानताय तो परमात्मा जसा अग्नी कोणाच्याही घरी असला तरी पवित्रच तसा भगवान कुणाच्याही घरी असला तरी पवित्र आणि भजन भक्त्या विही नव सचांडालोपी धीजते भगवान गणेश गणेशे राजा वरेला म्हणतात राजन भक्तीविणारा ब्राह्मण मला चांडला सारखा ध्याज्य वाटत भजन भक्त्या विही नवहा सचांडालोपी आणि चांडालोपी भजेत भक्त्या ब्राह्मणेत ज्योतिको मी शांडाला जर श्रद्धेन माझी उपासना करत असेल तर तो मला ब्राह्मणापेक्षा लाडका वाटतो आणि मी त्याच्याकडे असतो घेण्याकरता नाही म्हणे कुंडशास्त्री त्याच्याकडे जाईल त्याने सेंदुराचा पत्ता नाही आणि त्या जडभरताकडे गेला पागलच आहे का सांगितलं होतं की यो माझ्या मूळ आत्मा सिंदू रो तुलन बिना नाम तदा सिद्धींच कुर्यात जो कोणी गणेश व्यक्त गणेशाची कृपा व्हावी असं म्हणतो आणि शेंदूर लावत नाही त्याच्यावर कृपा मी कधीच करत नाही असं भगवान आपल्या तोंडाने म्हणतात मी त्याला नाना प्रकारचे विघ्न निर्माण करतो माझ्याबद्दल अनास्था निर्माण करतो श्रद्धा निर्माण करतो त्याला माझ्या देवळात न भावना निर्माण करतो त्याच्या बुद्धी मी फरक पाठतो की माझ्या घरच्या फोटो तो आहे तिथे जायची काय गरज आहे एका फोटोच होता तर गाव उरून इथं कशाला आशी त्याची बुद्धी प्राप्त करून टाकतो आणि त्याला तो येऊ देत नाही का तो बाह्य नियम पूजेचे पाळत नाही स्थान संध्याच्या पण काही ते प्राथमिक नियम आहेत हे पाळल्याशिवाय काहीच करता येण्याची शक्यता आहे काशे नियम आपण पाळत नाही हो। म्हणून हे असं होत काही लोकांच्या निर्माण केलेलं सगळ्यांनाच आवडणार ते काही जणांना आवडत म्हणजे काय तुम्हाला तात्पुरतं उत्तर दिलं होतं एकच प्रभू निर्नाळ्या नाटकात निर्नाळ्या प्रकारचे वे ना वेश घेत असताना त्याला जर एखाद्या वेळा स्त्री वेश घ्यायचा असेल आणि त्याला जर मिशक आणायचं नाही म्हटलं तर जसत नाही असुर्वा एका जागी जमत अतिशय गोजीरवाया दोन म्हणजे दाई दोन्ही अमृत आहे अमृत म झाली गाईचं तूप दोन्ही अमृत पण जितका मध तितकच तूप घेऊन जर खाल्लं तर मृत्यू फार दूर नाही मध आणि अमृत जर समान प्रमाणामध्ये असलं तूप आणि मध तर ते विष होत असं तुळशीचा आणि दुर्वाचा संपर्क आला की ते विष होत म्हणून गणेशाच्या वेषामध्ये त्याला दुर्वा सावडतील त्याला तुळस आवडायची नाही म्हणजे काय डॉक्टरच्या घरी सगळेच औषध आहेत सगळेच औषध आहेत म्हणून महारोगाचे औषध उभीच्या उभी एखाद्या तापवाल्या नाही तो डॉक्टर सगळ्याला औषध देतो हो देतो पण कोणा रोगाचं कोणतं को देतो याचा विचार करशील की नाही आणि कोण्या वनस्पती पाच औषध करतात याचा विचार करशील की नाही म्हणून गणेशाला जसा दुर्वा आवडतात तशा पार्वतीला आवडत नाही म्हणजे दुर्वाय त्याचे पार्वती त्याचे नाही श्रेष्ठ नाही कोणी नाही पण व्यासानी पूजेच्या रसच्या कुणाची पूजा करताना त्या पुजाऱ्याची भावना काय आहे त्याची परिस्थिती काय आहे याचा विचार केला आहे आणि कोणतही धर्मशास्त्र वैद्यशास्त्राच्या बरोबर चालत असत म्हणून वैद्यशास्त्राचा आणि धर्मशास्त्राचा अत्यंत जवळचा संबंध आहे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात जिथे वैद्यशास्त्र काम करत नाही तिथे धर्मशास्त्र श्रद्धेने काम करत आणि जिथे धर्मशास्त्राची श्रद्धा उकळायची वेळ येते वैद्यशास्त्राचा आधार घ्यावा लागतो म्हणून दुर्वा आणि तुळशी एकासाठी ठेवून नाही चालत दुर्दैव आधी पूजेचं महत्व माहीत नाही माहीत आहे घरात देव आहे तर फेकून द्यायची तयारी नाही फेकून द्यायची नाही तर अलग मान्य इतकी जागा नाही अलग मान्य इतकी जागा नाही तर मान्य इतकी तयारी नाही असे काहीतरी अडचणी सगळ्या निर्माण होतात म्हणून एक एवढच संपुष्ट डबीसाठी आणि त्याच्यात सगळे देव कोंबलेले गणपती त्याच्यातच देवी त्याच्यातच सूर्य त्याच्यात विष्णू त्याच्यात महादेव त्याच्यात याला तुळस जमत नाही त्याला दुर्भा जमत नाही याला केवड्याचं पान जमत नाही याला खनेरीच फुल जमत नाही असे सतराचे सतरा आवडी आणि ते सगळे देव कोंकून बसवलेले येतात आणि सगळं वाहिलेले आहेत त्याला लागते त्याचं त्याला लागते फळ तर मिळतच नाही म्हणून आमच्या हि भक्ती पाहिजे एकट्याची पाहिजे मग ते कोणी देवाची करा कोणावर प्रेम करायचं तुमचं तुम्ही ठरवा परंतु ज्या कुणावर करायचं त्या एकट्याच करा पन्नास जणांचं त्याच्यातच नाही चालायचं आता पन्नास जण घरी आहेत तर कसं वागायचे जशी पथिता बाई वागते तस ती नवऱ्या बरोबर पद्धतीने वागते तीच त्याच्या बाबा बरोबर निरळी वागते सासऱ्या बरोबर निरळी वागते सासू आणि सगळ्याशी प्रेमाने वागते का माझ्या नवऱ्याचे संपर्कित हे हो लोक आहेत म्हणून तिचं बाकीच्यावर कोणावर प्रेम नसतं प्रेम एकट्या नवऱ्यावरच असत पण त्या नवऱ्याचे कोणीतरी आहे म्हणून यांच्यावर प्रेम असत असं साधकानी पन्नास देव देवदर देवाऱ्यात ठेवायचे असतील तर त्यांचा त्यांचा विचार करून हा धीर आहे हा सासरा आहे हा नवरा आहे हा भाऊ आहे अशा विचारात मांडले पाहिजेत नाही म्हणे सगळं <laughs> सारखंच सारखंच नवऱ्या बाप सगळं असू शकेल म्हणून अव्यभिचारी श्रद्धा पाहिजे श्रद्धेमध्ये विचार कामाचा नाही आणि अव्यभिचारी असली तरी धर्माला लग्न करेल आता एक एकट्याच प्रत्यूंची पूजा करायची काल राजा पली सांगितले महाराज विश्वामित्र सांगितले हे सगळे एकच विठाय परंतु नाच्यताव गणाला आहे का एका गणेशाला सोडून बाकीचा उपद्राप केल्यामुळं सिद्धी मिळाली नाही तर त्याच्या पुढच्या पायरी लाव तिथे जाऊन तिची कृपा मागतो याची नाहीच त्या दोघींच्या कृपेची गरज आहे याच्या कृपेची कोणाला गरज नाही कोणी म्हणतो थोडी बुद्धी दे हे व्यवहार चालवता आला पाहिजे आणि कोणी सगळेजण आधी सिद्धी बुद्धीनंत सिद्धी त्याच्या तोंडावर त्याला जाऊन सांगतात थोडीशी शिद्धी असत माझीच बायको मलाच मागता अरे माझी कृपा <laughs> संपादन करा तर दोघी आपोआप पळत येतील त्यांच्या कृपेची तुम्हाला पण याच्या कृपेची कोणालाच गरज नाही गरज आहे त्याच्या कृपेची आणि तिच्या कृपे करता का आपला पदव्यापासतो काय विचार अगदी तळत्रयोदशी पासून पंचांग पाहायला सुरुवात होत गादी कोण्या मुहूर्तावर टाकायची याला ये पटो न पटो पण महालक्ष्मी त्या तिजोरीतून गेली तर करता आज म्हणून गादी कोण्या मुहूर्तावर टाकायची इथून ब्राह्मणाची गरज नसते कोण्या दिशेकडे तोंड करून टाकायची काही काही गडबड करत नाही असं करत वाट्या तितक्य फटाके उडवतो वाट्यादित्य भगवान करतो सगळ्यांना खाऊ घालतो वाट्या जित्य नैवेद्य चार दिवस धडा उत्सव लक्ष्मीपूजन तर सर्वोत्कृष्ट आणि मग सांग प्रार्थना करून सांगायचं तिजोरीतूप बसा बाहेर एक मोठी उद्याची नाही आणि अकराव्या दिवशी गुवाचा उत्सव होतो एक फटाका पता फुटायचा नाही एक दिवा लागायचा नाही काही व्हायचं नाही त्या दिवशी नेमकी एकादशी येते आणि ती कार्तिकी न फलम न जलम मूलम न परणम कंदमी व चंबरा छान तसंच सांगितलं दशमीला एकदा खायचं एकादशीला खायचंच नाही आणि द्वादशीला सूर्योदय हो झाला की द्वादशी जोडायची अशी एकादशी गेल्या असती त्याला फळ मिळत असत नवऱ्याच्या उत्सवाच्या दिवशी उपाशी राहायचो आणि बाईच्या उत्सवाच्या दिवशी माझे पकवान न करत लोकांना खाऊ घरायचं कारण तिच्या कृपेची गरज याच्या नाही तुकाराम महाराज म्हणतात नारायण सापडल्यावर लक्ष्मी जाते कुठं पण ते तुकारामानेच म्हणावं